श्री कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय ओवी 251. त्याचे विलक्षण आहे त्या गोडीने अमृतही फिके करून सोडले याप्रमाणे जिव्हा हरी रसामध्ये पूर्णपणे सुखावते श्रीकृष्णाचा वारा लागला म्हणजे सारा संसारच निरस होऊन जातो श्रीकृष्णाच्या सुगंध वायूशिवाय नाकाला दुसरा कसला वास आवडतच नाही वास सुवास पुष्प घ्रेयद घाता आणि घाण ही कृष्णाचा मकरंदाने सारी आपण होऊनच विश्रांतीला येतात ज्याच्या अंगस्पर्शाच्या योगाने देह देही देहपण हे सर्व नाहीसे होऊन जाते अंगत स्वतः आपली देहबुद्धी कसे विसरते पहा कठीणपणाचे कठीण पण गेले मृदूचे मृदू पण गेले याप्रमाणे स्पर्शाचे स्पर्शत्वच नाहीसे झाले असे श्रीकृष्णांनी करून टाकले त्याच्या पठणाने व... वाय वाचकाचा ठाव जी तिने नेती शब्द पुसून टाकून शब्दाचा निशब्द करून टाकला शब्द बोलणे बंद पडले बोलणारे काय झाले हेच समजेनासे झाले कृष्ण नामाने वाच्य वाचक हा भेद नाहीसा केला चित्ताने तिन्हीची आठवणच राहत नाही श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन केले कि चित्त परिपूर्ण ब्रह्मच होऊन जाते त्याची भूमीवर उमटलेली पावलट आश्चर्यकारक आहे ती पाहताच कर्मा कर्म लयास जाते आणि मग कर्म करता आणि क्रिया हा भ्रम त्याच्या पदरजाने निर्भ्रमच होऊन जातो त्याच्या पावलाचे ठसे पाहिले की कर्मा कर्माचे बंधन तुटून जातात कारण कर्माचे मुख्य अंग म्हणजे माया तिचा अल्पांश सुद्धा राहू देत नाहीत गायीच्या मागे उमटलेली कृष्णाची पावलं पाहिली असता कर्त्यासह कर्म नाहीसे होते अकर्म मन, असे म्हणणे सुद्धा उरत नाही याप्रमाणे कर्माचे निष्कर्म होऊन जाते ज्याची कीर्ती श्रवण केली असता श्रोत्याचे श्रोते राहत नाही वक्त्याचे वक्ते उरत नाही तर फक्त श्रवणानेच परब्रम्ह स्वरूपाची प्राप्ती होते याप्रमाणे उदार कीर्ती कृष्णाने अवताराची थोर ख्याती करून सोडली जिच्या योगाने जड जीवांचा उद्धार होतो आणि श्रवणानेच त्रैलोक्य पावन होते आपण निजधामास गेल्यानंतर आपल्या पाठीमागे संसारसागरातून तरुण जाण्यासाठी भगवान स्वतःच कृष्ण किर्ती रूप तारू ठेवून गेले या तारवाची स्थिती चमत्कारिक आहे त्याला कल्पांतीही कोणाला बुडवावयाला येतच नाही त्याच्या श्रवणाने श्रद्धाळू लोक आजपर्यंत किती तरले व पुढे किती तरतील हे काही समजत नाही श्रीकृष्णाचे कीर्ती रूप तारू भवसागरात घातले पुरे की तो आटूनच जातो तेव्हा श्रवणार्थी पुरुष जो उतारू तो मग कोरड्या पावलानेच पार पडतो जे कृष्णाची कीर्ती पठन करतात त्यांच्या जन्ममरण रूप संसाराला शून्य पडते ते अतिपावन व कीर्तिमान होतात व सुरगण त्यांना वंदन करतात श्रीकृष्ण कीर्तीचे आदराने पठण केले असता चारही मुक्ती पायी लागतात त्यांच्या योगाने त्रिभुवन पावन होते हरिनामाने परमनिवृत्ती म्हणजे परमानंद प्राप्त होतो श्रीकृष्ण कीर्तीची नामाक्षरे श्रवणद्वारे अंतरात शिरली कि अंतकरणात असलेले सारे अज्ञान एकदम खडबडून बाहेर पडते तसेच कृष्ण कीर्ती कथेच्या गजरामुळे अज्ञानाला बाहेरही कोठे थारा मिळत नाही तेव्हा भीतीने भीतीने परिवार लयाला जाते कृष्ण किर्तीमध्ये अशा रीतीने परमानंद प्राप्त होतो कृष्ण कीर्ती प्रतापाच्या प्रकाशाने सारा संसार कृष्णमय दिसू लागतो त्यामुळे ती कीर्ती त्याला कीर्तीमंतासारखेच अनाया निज सुख देते ज्याला पाहिले असता पाहणे संपते ज्याला चाखले असता चाखणे पूर्ण होते ज्याला श्रवण केले असता श्रवण समाप्त होते ज्याचे चिंतन केले असता चित्त वृत्ती स्थिजून जाते ज्याची भेट झाली असता भेटीची तूट म्हणून कधी पडतच नाही ज्याच्या बरोबर बोलले असता परमार्थाला मिठी पडते ज्याला अलिंगन दिले असता अलिंगनाची हावच पुरते आणि ज्याचे नाव घेतले असता सारे महाभय नाश पावते असा तो सत्यसंकल्प ईश्वर तो सर्वेश्वर शांगधर स्वलीलेने म्हणजेच स्वच्छेने मोठ्या त्वरेने निजधामाला जाण्यास तयार झाला परीक्षिताने विचारले भगवन यदुवंशी तर ब्राह्मण भक्त होते उदार होते तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णाचे ठाई जडलेले होते असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला तेव्हा परीक्षितीने मोठ्या आदराने विचारले कि हे शुक योगिंद्रा यादव हे ब्राह्मण भक्तीत विनम्र होते असे असता त्यांना शाप कसा झाला ते मला सांगावे यादव दानशूर होते राजे असून परम पवित्र होते ते ब्राह्मणांच्या सेवेत निरंतर तत्पर असून कृष्णाचे आज्ञाधारक होते यादवांना निरंतर कृष्णाचा सहवास असल्याने यादवांजवळ निरंतर साधू संत असत नारदृशी तर तेथेच नेहमी राही असे असता यादवांना शाप कसा मिळाला दक्षाने दिलेला शाप कृष्णापाशी राहिल्याने बाधावयाचा नाही म्हणून नारदही द्वारकेतच राहत होता मग असा तो श्रीकृष्ण स्वतःच तेथे असता यादवाना शाप कसा झाला हे विप्रवर त्या शापाचे कारण काय होते तसेच त्याचे स्वरूप काय होते सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली हे सर्व आपण मला सांगावे शापाला मूळ कारण म्हटले म्हणजे संताप तेव्हा ब्राह्मणांना राग कसा आला शाप तरी कसला दिला ते थोडक्यात सांगावे यादव म्हणजे सगळे भाऊ बंध एकमेकांचे आवडते आणि त्यांचा प्रतिपाळ करणारा खुद्द श्रीकृष्ण असा त्यांच्या मध्ये ऐक्य भाव व सर्वांचा एकच गोतावळा असता त्यांच्या असलेली एकी मोडून मारामारी होण्याचा प्रसंग कशाने आला आत्मा वईपुत्र नामासे आत्माच पुत्र आहे ही असे असता श्रीकृष्णाचा नाश करावयाचा हा कृष्णाचा संकल्प तोच ब्राह्मणांच्या शापास कारण झाला आणि म्हणूनच तो सर्व यादवांना बाधक झाला हे लक्षात ठेव सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार हे संकल्प मात्रानेच कृष्ण करतो त्यानेच यादव त्यानेदवळाचा संहार करण्याचा निश्चय केला असे सांगून त्याच्या अवताराची सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता असे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदार कीर्ती पूर्ण काम प्रभू द्वारका धामात होऊन राहिले आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरवले कारण पृथ्वीवरील भार उतरवण्याचे एवढेच कार्य आता शिल्लक राहिले होते परिक्षिती राजाला शुक्राचार्य म्हणाले करता करविता काय तो एक श्रीकृष्ण त्यानेच आपल्या मुलांना शाप मिळावा म्हणून त्यांच्या मनात अत्यंत अविचार उत्पन्न केला आपण निजधामाला जावे अशी श्रीकृष्णाला उत्कंठा लागून राहिलेली होती याकरिता बाकी राहिलेले कार्य ही लवकर शेवटाच नेण्याची त्याला त्वरा झाली आता आपला कुलक्षय केव्हा होतो हीच देवाच्या मनाला चिंता लागून राहिली हा देवाचा हेतू शापाला मुख्य कारण झाला असे समज ज्या कृष्णाने कुलक्षयाचा विचार मनात आणला होता त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचे वर्णन मनाच्या उल्हास वृत्तीने परिक्षितीला शुक सांगू लागले सकल सौंदर्याचे केवळ अधिष्ठान असा मनोहर सुशोभित वेश त्याने धारण केला होता त्या जगदीशाने आपल्या अंगात सर्व लावण्याचा प्रत्येक अवयवावर अवयवावर लोकांची दृष्टी खेळून राही कृष्णाचे स्वरूप इतके चित्ताकर्षक होते कि ते पाहात असता डोळ्यांची अगदी लटपट उडून जात असे गुळावर जशा माशांवर माशा येऊन बसाव्या त्याप्रमाणे कृष्णाच्या स्वरूपावर लोकांच्या दृष्टींवर दृष्टी बसून त्या चारही बाजूंनी सर्वांगाला वेढा देऊन रात्रंदिवस सोडित नसत डोळे त्या दर्शन लोभासाठी लाचवले होते डोळ्यांना जणू जिभा फुटल्या होत्या अश्याप्रकारे श्रीकृष्णमूर्तीची शोभा स्वानंदाचा साकार गाभाच होती तो श्रीकृष्ण ज्या डोळ्यांनी पाहिला ते डोळे तेथून माघारे म्हणून फिरत नसत ते अधिकाधिक त्याला मिठी मारीत त्यामुळे सर्व सृष्टी त्यांना रूप दिसत असे अशी डोळ्यांना त्याची आवड होती म्हणून स्त्रिया त्यावर तुटून पडत आणि म्हणूनच गोपींना त्या गोविंदाची अत्यंत गोडी लागलेली होती कृष्ण असा अतिसुंदर होता म्हणून त्याला विषयाभिला असे म्हणाल तर तसे नव्हे कारण तो पूर्ण काम म्हणजे निरीच्छ व केवळ आत्मस्वरूपीच रममान होणारा होता कृष्ण जर पूर्ण काम होता तर तो द्वारकेमध्ये घरदार करून स्त्री पुत्रांमध्ये राजकीय डामडवलाने राहून विषयांचा उपभोग का घेत होता असे म्हणाल तर तसे नव्हे श्रीकृष्ण हा चारही आश्रमांचा प्रकाशक असून त्रैलोक्यामध्ये खराखुरा गृहस्थ असा एक श्रीकृष्णच कडकडीत ब्रम्हचारी असाही तोच आणि खराखुरा संन्यासी पण तोच कृष्ण देहामध्ये दैवाचे म्हणजे प्रारब्धाचे प्राधान्य नव्हते तो लीला विग्रही म्हणजे स्वेच्छेने देह धारण करणारा जीवाप्रमाणे कर्माने कर्मपरतंत्रपणे देह धारण करणारा नव्हे असा असून शुद्ध चैतन्य सागरावरील एक लाट असा त्याचा दिव्य देह होता त्याची सर्व कर्मे पावनशिळ होती स्त्री श्रवण आणि कथन केल्याने सर्वांचा उद्धार होतो कृष्णाच्या कर्माचे जो स्मरण करतो त्याचे ते कर्मच जीवाचे कर्मबंधन तोडून टाकते दिनांचा उद्धार करण्याकरता असे उदार उत्कृष्ट कर्माचरण श्रीकृष्णांनी केले होते श्रीकृष्ण सकाम असेल म्हणूनच त्याने कर्माचरण केले असे म्हणाल तर ज्याचे नाम दुसऱ्याला निष्काम करू शकते तो स्वतः सकाम कसा असू शकेल श्रीकृष्णाच्या विषय भोगलीलांचे स्मरण केले असता संन्यासीही अपवाप निष्काम होतात विषयी लोकांचीही विषयच्छा नाहीशी शिवावी असेच त्याने उदार कर्माचरण केले तो सर्वतो सर्वतोपरिपूर्ण काम असता त्याने अचाट कर्मे केली मनुष्यानी स्मरणानेच तरुण जावे म्हणून भगवंताने आपली कीर्ती पसरून ठेवली ते कर्मतरी किती मंगलदायक पहा कि येतही कानी पडले असता तितक्या त्या श्रवणादरानेच कर्माचे मळ तत्काल नाश पावतात श्रवणाने सद्भाव उत्पन्न होतो सद्भावाने देव प्रकट होतो आणि ते करून अहंभाव नाही होतो अशी ही हरीची कीर्ती उदार आहे श्रीकृष्णाच्या कीर्तीचे स्मरण श्रवण किंवा पठण करून पुष्कळ लोक उद्धरले आणि पुढेही उद्धरतील पूर्वजन्मी पुण्यराशी केलेले असतील तरच हरिकथेकडे लक्ष लागते नाहीतर इतरांना ऐकताना अनायसे गाठ झोप लागते जे हरिकथेला तत्पर असतात त्यांच्या पुण्याला पार नाही कीर्तनाने दिनांचा उद्धार व्हावा म्हणून श्रीकृष्णाने हा सुलभ उपाय करून ठेवला आहे हरिकीर्तनाच्या गोष्टी गर्जना करून सांगू लागले असता प्रायश्चित्ताचे समुदाय लाजून जातात आणि तीर्थांचाही बडेजाव मागे पडतो केवळ नामानेच मुक्ती प्राप्त होते असा आपल्या कीर्तीने उद्धार पूर्ण ब्रह्म शांगधर सर्व व्यापक सर्वेश्वर असून व लीला देहाने यदुवंशात पूर्णावतार धारण केलेला होता त्याला आतापर्यंत पृथ्वीचा भार उतरला असे वाटेच ना कारण अत्यंत प्रबळ असे यादव राहिले तेही सर्व निर्धाळून टाकले पाहिजेत असे त्याला वाटे श्रीकृष्ण म्हणाला या अवतारामध्ये आता एवढेच कृत्य आपल्याला उरलेले आहे तेवढा आपला वंश खलास करून मग निजधामास जावे त्या यादवातील कालस्वरूपी देवादी देवाने पुढे होणारे भविष्य जाणून काय चमत्कार केला तो ऐका नारदा मुनिजनांना स्वतः श्रीकृष्णाने बोलावून आणून, आणून आग्रपूर्वक सांगितले की तुम्ही आता येथून निघून जावे कारण जेथून संत दूर जातात त्या ठिकाणी अनर्थाची क्रीडा सुरू होते तेव्हा यादवांच्या नाशासाठी श्रीकृष्णाने आधी तेच अवश्य आहे असे समजून ही युक्ती केली भक्त संत साधू ज्याच्याजवळ असतील तेथे अनर्थाला रिग नसते हे वर्म फक्त श्रीकृष्णालाच माहीत इतर कोणास ते माहीत नाही जेथे संतांचा समुदाय असतो तेथे जन्ममरणाचा सुद्धा अभावच ही गोष्ट श्रीकृष्णासच माहीत असल्यामुळे ब्रम्ह शापाकरिता त्याने तोच उपाय योजला जेथून संत दूर जातात तेथे अनर्थ तत्काळ मस्तकावर आदळतो हे ध्यानात आणूनच श्रीकृष्णाने सारे ऋषी द्वारकेच्या बाहेर घालवले ऋषी आपापल्या आश्रमाला जाणार होते पण या कपट नाटकी श्रीकृष्णाने तीर्थाचे निमित्त सांगून त्यांना आपणच पिंडारकाला पाठवून दिले ज्यांचे स्मरण करताच कळी का भयाने कापू लागतो असे कोणकोण ऋषी श्रीकृष्णाने पिंडारकाला पाठवले ते ऐक श्रीकृष्णांनी अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत आता वसुदेवांच्या घरी काळरूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठवल्यावरून विश्वामित्र असित कण्व दुर्वास भृगु अंगिरा कश्यप वामदेव अत्री वसिष्ठ नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले जे तपसतेजाने श्रीकृष्ण असे।, असे ते मोठमोठे ऋषी पिंडारकास जाण्यास निघाले गायत्री मंत्रामुळे प्रतिसृष्टी निर्माण करण्यास समर्थ झाला असा जो महाआग्रही विश्वामित्र तोही लागलाच निघाला जेथे शीत उष्ण बाधत नाही अशा आश्रमामध्ये राहणारा व ज्यांच्या नावाने द्वंद्वे पडत सुटतात असा असऊन त्याच्या घोड्याच्या कानात बसून पूर्ण वेदपठण केले तो कण्व ऋषीही निघाला अत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेला दुर्वास ऋषीही द्वारकेच्या बाहेर त्वरेने निघाला ज्या भृगूने मारलेली लात श्रीकृष्ण हृदयावर धरून ते श्रीवत्स म्हणून भूषण म्हणून मिरवतो तो भृगुषीही निघाला अंगिर ऋषी तर स्वतः सृष्टी मध्ये बुद्धिमान ज्याच्या पोटी देवगुरु बृहस्पती जन्माला आला तोही जावयास निघाला कश्यपाची गोष्ट तर विचित्रच होय त्याच्या पोटी सुर नर किन्नर जन्मास आले या, या सृष्टीला कश्यप सृष्टी असे म्हणतात तो कश्यप ऋषीही जाण्याकरता उठला सर्व मुक्तांमध्ये ज्याची योग्यता मोठी ज्याचे वेदामध्ये सुद्धा वर्णन केले आहे तो वामदेव ऋषी सुद्धा जावयास निघाला अत्रीचाही एक चमत्कारच आहे त्याच्या पोटी तिन्ही देव जन्माला जन्मास त्या श्री दत्ताला मोठमोठे योगीही वंदन करतात हे अनुसुयेचे केवढे भाग्य बरे तो अत्री सर्व ऋषीत श्रेष्ठ असूनही श्रीकृष्णाच्या आज तत्पर असे म्हणून त्याने पिंडारकाला जाण्याची सद्गुरुनाने अत्यंत उदार ज्याच्या छाठी असा चा कि जिने आपल्या तेजाने सूर्यालाही मागे टाकले असा जो वसिष्ठ ऋषी तोही कृष्णाची सूचना मान्य करून द्वारका सोडून तत्काल पिंडारकाला निघाला तसाच देवर्षी नारद त्याचे ज्ञानही अगाध जो सदा सर्वदा परमानंदात असून हरिकीर्तनामध्येच निरंतर उत्सुकता तो खांद्यावर विणा टाकून ब्रह्मपदे गात गात ब्रह्मानंदाने नाचत डुलत पिंडारकाला निघाला असे सर्व मुनी श्रेष्ठ आणि मोठमोठे ऋषीवर्य सहपरिवार शिष्य समुदायासह पिंडारकामध्ये अपरंपार गोळा झाले अशा प्रकारे पिंडारकामध्ये शाप देण्यास व अनुग्रह करण्यासही समर्थ असे सारे ऋषी जमा झाले आणि कृष्णाच्या अपूर्व वैभवाचे वर्णन करू लागले कपटनाटकी श्री कृष्णाने लागलाच कुलक्षय होण्याकरता आपल्या मुलांकडून कपट मेळा जमवून मोठमोठ्या ऋषीची कुचेष्टा करचा छळ होतो आणि ब्राह्मणांचा पूर्ण द्वेष घडला कि त्या ठिकाणी कुलक्षय झालाच म्हणून समजावे ब्राह्मणांच्या रागापुढे कुलबिचारे ते काय महादेवाचे लिंग गळाले व इंद्राची सर्व संपत्ती समुद्रात पडली सारा समुद्र ही खारा करून सोडला असा ब्राह्मणांचा राग अनिवार असे जा एक, एक एकाचे चरित्र ते सारे ऋषी तेथे जमले होते पृथ्वीवर ब्राह्मण हेच ब्रह्म असून त्यांचे वचन परम प्रमाण होय व हे खरे करून दाखवण्याकरताच श्रीकृष्णाने कुळाचा संहार करून दाखवला एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेले त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले सारे यादव पुत्र चेंडूने खेळू लागले चेंडू वरचे वर असत व एकमेकांना मारित असताना अंग चुकून पळत असत अशा रीतीने नाना प्रकारे मजा करीत ती यादवांची मुले पिंडारकास आली त्यांच्या अंगी श्रीमंतीचा मनस्वी ताठा भरलेला होता ते सारे मदोन मत असून मोठे उद्धव झाले होते त्यांनी विचार केला की येथे भूतभविष्य जाणणारे अनेक महर्षी जमले आहेत आम्ही यांना खचित चकवू कारण जेव्हा कधीही घडणे शक्य नाही अशी गोष्ट असेल तेव्हा ती यांच्या वचनाने तरी कशी घडेल असे म्हणून त्या मोठमोठ्या ऋषींपुढे यादव वंशातील मुलांनी एक कपट मांडले जाम्बवती नंदन सांबाला स्त्रीचा वेश घेऊन तिला त्यांच्याकडे नेऊन विच त्यांनी विचारले ब्राह्मणांनो ती डोळ्यात कादळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते परंतु ते स्वतः विचारण्यास लाजत आहे आपले ज्ञान अबाधित आहे पुत्र अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल हे आपण सांगावे आधीच लक्ष्मीच्या मदाने धुंद झालेले त्यावर कपटाची युक्ती उभारली त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब याला स्त्रीचा वेश सजवला सा तो सावळा व सुंदर होता त्याचे डोळे पाणीदार होते त्याला तो स्त्री वेश फारच शोभू लागला व तो अभिनय करण्यातही पटाईत असल्यामुळे स्त्रियांची लाज लज्जा नेत्र कटाक्षादी हावभाव इत्यादी उत्तम रीतीने दाखवू लागला त्याने डोळ्यात काजल घातले होते तो डोळे तर असे मोडू लागला की त्यांच्यावर नये तो जात्या सुंदर व नाजूक होता त्यात हिने हळूहळू चालू लागला बाकीच्या चा पोटावर चिरगुटे बांधून त्याचे पोट मोठे केले त्यामुळे ती गरोदर स्त्री आहे असेच इतरास वाटे तो सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू चालताना पोट हालू देत नसे याप्रमाणे या पावला गणिक विसावा घेत घेत असलेली ती स्त्री ऋषी पाहिली स्त्रियांचा मर्यादशील दाखवून ऋषी पासून थोड्या अंतरावर तिच्या बरोबरच्या इतर मुलांचा घोळका ऋषीच्या जवळ येऊन त्या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले पूर्वीच्या श्लोकातील श्लोकारची व्याख्या त्या ठिकाणी संपूर्ण झाली नाही या करता तो अर्थ येथे कथेच्या संदर्भाप्रमाणे वर्णन करतो छळाचा हेतू धरून आलेल्या त्या यदुकुमारांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्याने त्यांचे पाय धरले आणि म्हणाले आम्ही दर्शना करता आलो आहोत याप्रमाणे ते सारे यदुकुमार पोटातून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा आव आणून तेथे हात जोडून उभे राहिले आणि मोठ्या लीनतेने त्या ऋषींना त्यांनी अशी विनंती केली की? महाराज हिजी पलिडी उचना विश्वास आहे, ती गरी स्वतः विचार तिला स्वतः तुम्हारे युन हि गोष्ट विचारने धारिष्ठ होकर आमचारे तिने से विनती के अपन खरोखर सत्यदर्शी आचन कधी ही असत्य हो ते हरिहरही शिरसावंद करतात आपण सर्वजण ज्ञानाने उदार आहात याकरिता ही गर्भवती स्त्री आपल्यास सवीने असे विचारित आहे की खरोखर आपणास काय होईल तिला तर पुत्राची इच्छा आहे ते अशा कपटभक्तीने नम्र होऊन हात जोडून उभे राहिले त्यांना कपट हेच प्रिय असल्यामुळे त्यांच्या भावनेप्रमाणेच फळे मिळाली त्यांचे हे खोटे कर्म ओळखून नारद ऋषींपुढे नाचूच लागले ते मनात म्हणाले यादवांचा मृत्यू आता अगदी जवळ आला आहे मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला हटकून मरण या याप्रमाणे ब्राह्मणांचा छळ केला कि कुळाचा नाश हटकून व्हायचा ब्राह्मण जरी शिवाशाप देत आला तरी त्याला भक्तीपुरस्कर नमन करावे ब्राह्मण मारा आला तरी आपण त्याच्यापुढे मस्तक वाकवावे त्या ब्राह्मणांचा छळ करणे म्हणजे विषभक्षण करणे आहे पुन्हा असे कि विशाने फक्त खाणाराचाच प्राण जातो पण ब्राह्मणाच्या छळाने साऱ्या कुळाचा नाश होतो विद्वान किंवा अविद्वान हे मनातही न अंटा, ब्राह्मण हा पृथ्वीवर ब्राह्मणाचा अवतार आहे असे समजले पाहिजे त्याचा छळ करावयास लागले तर करणाऱ्याचा कुलक्षय निश्चित आहे म्हणून समजावे परिक्षिता त्या जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ते म्हणाले मूर्खांनो याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल हे राजा दिराजा परीक्षिती ऐक याप्रमाणे त्या यादवांच्या अंगात मृत्यूचा जणू वारास भरला होता म्हणून ते त्या ऋषीवर यांना छळावयाला गेले त्यांचा प्रश्न कपटाचा आहे असे कळल्यामुळे त्यांना अतिशय राग आला मग काय त्या उद्धट पोरांवर त्यांनी अपरिहार्य असे वाघवज सोडले ते म्हणाले अरे हिच्या पोटी जे जन्मेल ते तुमच्या कुळाचा काळ होईल तुम्ही सारे दुर्दैवी आहात शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीच पडेल मुनीचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय पोटावरील कपडे काढून पाहिले तर खरोखर तेथे ते त्यांना ते एक लोखंडी मुसळ दिसले हे शापवचन ऐकून ते यादवांचे पोर घाबरले त्यांनी तात्काळ त्या सांबाचे पोट सोडून पाहिले तो तेथल्या तेथेच ते ते ते ते ते लोखंडाचे मुसळ निघालेले त्यांना दिसले त्याबरोबर सर्वजण भयाने विवल होऊन एकदम दचकून गेले व चकित होऊन राहिले यादवांचे कुल नाशून टाकावे असा श्रीकृष्णाचा जो दृढ संकल्प तोच त्या ऋषींच्या शब्दाबरोबर तत्काळ मुसळ झाला ब्राह्मण जे जे वचन उच्चारतात तेथेच ते श्रीकृष्ण खोटे होऊ देत नाही ब्राह्मणाच्या तोंडून निघालेला शब्द श्रीकृष्ण स्वतः खरा करून दाखवतो त्या मोठमोठ्या ऋषींचा राग पाहून आणि कुलक्षयाचा शाप ऐकून त्या यदुकुमारांना अतिशय खेद झाला व भयाने त्यांना कंप सुटला आम्ही करंट्या कपाळाचे कप्ताने त्या ऋषीवर यांना विनाकारण चिडवले व आपल्याच घाताला आपण कारणीभूत होऊन कपटामुळे कुलक्षय घरात आणला आता नगरवासी लोक आम्हाला काय म्हणतील हे ब्राह्मणांचा छळ करावयाला काय म्हणून गेले असा शब्द ठेवतील म्हणून चिंताक्रांत होऊन मुलान मुखाने ते सारेजण ते मुसळ घेऊन घरी आले सभेत वसुदेव उग्रसेन बलराम अनिरुद्ध प्रद्युम्न आणि अनि इतर सारे यादव बसले होते एकटा श्रीकृष्ण सर्व कुमार आले, लोखंडाचे मुसळ पुढे ठेवून चिमणी सारखी तोंडे करून शापाची इत्यमभूत हकीकत चांगते झाले ब्राह्मणांचा आपणावर मोठा क्रोध झालेला पाहून यादवांच्या अंगातही भयाने कापरे भरले ब्राह्मणांचा शाप कधीच मिथ्या व्हावयाचा नाही अशी त्यांची खात्री असल्यामुळे भयाने त्या सर्वांना काही सुचनासे झाले प्रत्यक्ष मुसळ पाहून तर सर्वांची अगदी खळबळ उडून गेली नागरिकात एकच हल्लकल्लोळ माजून राहिला की आता यादवांचे कुल राहते कसे राजा परीक्षिती ऐक भविष्याची गती फार कठीण आहे कारण तो वृत्तांतच त्यांनी श्रीकृष्णाला कळू दिला नाही त्यांनी आपल्याच मताने विचार चालवला यादवांचा राजा जो उग्रसेन त्याने लोखंडाच्या घणाने त्या मुसळचे चूर्ण करून ते समुद्रात फेकून देवविले पण त्या मुसळाचा मध्यभाग अतिशय कठीण होता त्याचे काही केल्याने चूर्ण होईना तो निखालस स्वजरासारखा कठिन होता याकरता तोही लागलाच जसाच्या तसा समुद्रात दूर झुगारून दिला समुद्राच्या लाटांच्या कल्लोळाने ते लोखंडाचे सारे चूर्ण प्रभास तीर्थाच्या तीराला लागून तेथे लवाळ्यांच्या रूपाने उगवले आणि लोखंडाचा तुकडा होता तो एका माशाने गिळला त्याला समुद्रात जाळे टाकून कोळ्याने मोठ्या चातुर्याने इतर मत्स्यांबरोबर जाळ्यात धरून बाहेर काढले नंतर त्या कोळ्याने तो मासा चिरला तो त्याच्या पोटातून लोखंड निघाले ते पाहून त्या कोळ्याला फारच आनंद झाला कारण हे ज्याला सापडेल तो भाग्यशील होय माशाच्या पोटातील लोखंडाचे निशाण बिनचूक लागते आणि त्या योगाने असाध्य शिकारही साधता येते याकरता त्याचा त्या कोळ्याने बाण केला लोखंडाचे पीठ केल्याचे व समुद्रात फेकल्याचे वृत्त कोणी न सांगता सर्वज्ञ श्रीकृष्णाला कळले पण ब्राह्मणांचा शाप खोटा पाडण्याचे त्याच्या मनात सुद्धा येईना कोणी म्हणेल हे त्याला होण्यासारखेच नसेल ब्राह्मणांचा शाप त्याच्याने खोटा करवणारच नसेल तर पहा ज्याने गुरुच्या मृतपुत्राला उठवून आणले तो श्रीकृष्ण कळी नियंता होता कळी दात पाडून देवकीचे नेलेले गर्भ ज्याने परत आणले तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय मनात येईल ते घडवून आणण्याचे आपल्या अंगी सामर्थ्य असल्याचे तो जाणून होता तिळभरही झोपेचा भंग न करता ज्याने सर्व मथुरा द्वारकेत आणून ठेवली तो श्रीकृष्ण काय करू शकणार नाही पण त्याने सुद्धा आपल्या कुळाची ममता धरली नाही आपल्या कुलक्षयाचा प्रसंग आला तरी ब्राह्मणांचा शब्द त्याने खोटा केला नाही ब्राह्मणाने जरी लाथ मारली तरी ती पायाची खूण एक भूषणच म्हणून हृदयावर बाळगली त्यालाच श्रीवत्स लांछन असे म्हणतात त्यालाच तो सर्व भूषणात श्रेष्ठ भूषण मानून हृदयावर मिरवित असेल म्हणूनच तो पूर्ण ब्रह्मण्य होय श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपल्या मस्तकी वंदन करीत असे तो ब्राह्मणाचे वचन कधीच खोटे करीत नसेण ब्रह्मण्य देव असे होऊन वर्णन करतात स्वतः श्रीकृष्णही ब्राह्मण रूपच होता म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे कुलक्षय झाला तरी ब्राह्मणांवर रागावला नाही ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहात पडला नाही उलट कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प सिद्धिस गेला हे ठीक झाले असे तो म्हणाला याप्रमाणे काल रुपी जो श्रीकृष्ण त्याने यात आनंदच मानला कुलक्षयाची क्षिती किंवा दुःख यांचा लेशभरही संबंध त्याने ठेवला नाही उलट श्रीकृष्णाला परमसंतोष झाला ज्ञानमय कथा पुढील अध्यायात आहे ती अत्यंत रसाळ असून आनंददायक आहे या याकरिता श्रोत्यांनी माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे त्यात नारद आणि वसुदेव यांचा मोठा गोड संवाद होईल जनकाची आणि आर्षभ देवांची प्रश्नोत्तरे ऐकून जीव आनंदामध्ये अगदी पोहत राहील ही रसाळ ब्रह्मज्ञानाची कथा आहे शुद्ध परमार्थ आहे त्याची तुम्हाला गोडी लावून देईल याकरिता एकनाथ हा गुरु जनार्दनाची आणि अर्थाकडे लक्ष देण्याकरिता श्रोत्यांची प्रार्थना करीत है श्रीकृष्णार्पण मस्तु पहला अध्याय समाप्त